विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव जीव भाव बोलावा विठ्ठल नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी रेडिओ शिवनेरीत आपले सगळ्यांचे स्वागत आहे आजचे आपले थोर संता संत आहेत संत सखुबाई सखुबाई यांचे जीवन चरित्र आज आपण ऐकणार आहोत कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र होते फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते तिच्या पतीचे नाव होते दिगंबर आणि तिच्या घरी तिची सासूही राहत असे तिची सासू तिला फार त्रास द्यायची ती सखूला खूप खूप त्रास देत होती तिचा हर प्रकारे छळ ती सहन करत होती तिला उपाशी ठेवणं मारहाण हि करत असे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला कामाला झुंपून ठेवी सारे काम करूनही सासूची बोलणी ही नित्याचीच सखू मात्र हे सारे सहन करी भोळी भाबळी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाम असे एकदा काय झाले आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली दिंडी कृष्णेच्या तीरावर थांबली आणि तेथे वारकऱ्यांचे भजन चालू झाले महाराज कीर्तन करायला उभे राहिले नेमकी त्याच वेळी सखू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती कीर्तनकार पंढरीचा विठ्ठल नाम कानावर पडताच सखूचे सगळे लक्ष महाराजांच्या कीर्तन ऐकण्याकडे तल्लीन झाले सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले तिला दर्शनाची अनिवार काही तरी असे त्या आपली घागर शेजारणी जवळ दिली आणि घरी नेऊन देण्यास सांगितले ती दिंडी समवेतच पुढे निघाली विठ्ठल नामाच्या जयघोषात सखू अगदी दंग झाली होती इकडे शेजारणीने सखू घरी घागर नेऊन दिली आणि सासूला शेजारणीने विचारले सखू कुठे गेली शेजारणीने सारे वृत्त कथन केले ते ऐकून सासू लागला की त्यांनी संतापात लाल होऊन तिचे लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सखूला घेऊन येण्यास सांगितले दिगंबराने भराभर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करतच घरी घेऊन आला दोघांनी मिळून तिला एका खोलित कोंडून ठेवले तिला अन्न पाणीही द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले सखूला वाईट वाटले ते या गोष्टीचे कि आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही तिने पांडुरंगाचा धावा चालू केला व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला आळवू लागली बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी परदेसी तुजन तुज विन सखा मज कोणी नाही, वाटते चरणी घालावी मिठी ओवा काया चरणावरुणीव चक्र पाने भेटशील सखूची निम भक्ती आणि भोळ्या भावनामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला पांडुरंगाने रुक्मेन, सारी खरी गोष्ट सांगितली ति स्त्रीने तिची विचारपूस केली आणि आपणही पंढरपूर चे असल्याचे तिने सांगितले तेव्हा सखू आपली सारी व्याकुळता तिच्या व्यक्त केली त्या स्त्रीने तिला सांगितले कि पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन ये तो पर्यंत मी इथे राहीन हे ऐकून सखू चा आनंद गगनाथ महावेनासा झाला सखू पंढरपुरात आली पांडुरंगांचे रूप बघून धन्य धन्य झाले तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण ठेवले दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले इकडे एकादशी झाल्यावर दिगंबराने सखूच्या खोलीचे दार उघडले सखूच्या रूपातील पांडुरंग सखूची सारी कामे करू लागला तिच्या सासू सांगितलेली सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे इकडे रुक्मिणीला चिंता वाटू लागली कि सखू गेलीच नाही तर विठ्ठल तिच्या घरीच अडकून राहील रुक्मिणीने सखूची राग आणि अस्थि एकत्र केल्या आणि सखूला जिवंत करून घरी पाठवून दिले सखू घरी पोहचताना वाटेतच तिला पांडुरंगाच्या वेशातील सखू भेटले इकडे ज्या गावकऱ्यांनी सखू अंत्यसंस्कार केले होते ते सखू घरी आले तर सखू त्यांना घर करताना दिसली त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी सखू च्या आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला तो ऐकून त्यांनी सखूला खरा प्रकार काय आहे ते विचारले सखू सारी घटना ना कथन केली ती ऐकून गावकरी स्तब्ध झाले तिच्या नवऱ्याला आणि सासूला खूप पश्चाताप झाला तर बघा मित्रांनो ही इतकी सुंदर कथा आज आपण सखूची ऐकलेली आहे तर ह्या जीवन चरित्रातून आपण काय शिकतो आहोत तर हे सखू चे जे जीवन आहे तसे पाहिले तर सखू तुमच्या आमच्या सारखीच एक व्यक्ती आहे आणि तिने केलेली आहे पण तिची भक्तीची ओढ इतकी तीव्र होती कि तिच्यासाठी स्वतः विठ्ठल म्हणजे श्री कृष्ण रूप धरून तिच्या घरी आले आणि त्यांनी एक स्त्री बनून जागेवर ते बसून सखुला त्यांनी पंढरपूरला पाठवले तर बघा इतका सुंदर अनुभव आणि आज आपण वाट धरावी लागणार आहे जोपर्यंत आपण स्वतःच्या शक्ती यांना ओळखत नाही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत आपण विठ्ठलाच्या शक्तींना देखील ओळखू शकत नाही तर विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण आणि ह्या श्रीकृष्णाची सखूने किती तीव्रतेने भक्ती केलेली आहे तर श्री बनण्यासाठी किंवा श्री विठ्ठल रूपामध्ये बघण्यासाठी आपल्याला देखील त्यांच्या सारखे श्रेष्ठ गुण आपल्या जीवनात धारण करावे लागतील तर त्यासाठीच आपल्याला अध्यात्मिक ज्ञानाची आपल्या जीवनामध्ये खूप गरज आहे तर चला मित्रांनो अजून पुढचं जीवन चरित्र घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मी मीनाक्षी नमस्कार